ओम नमो भगवते वासुदेवाय तरी कर्मी असो नि कर्मे जो नावरे समे विषमे चर्मचक्षु चामे दृष्टी जैसी तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्म लिप्त होत नाही ते कसे तर ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप आताप आहे उपपत्तीची आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो पहा तरी या विद्याची अनिदा विश्वस्वपनाचा हा धान भोगीत होता प्रबुद्ध अनादिज तर जागे असलेल्या अर्जुना अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार म्हणजे अनुभव जो अनाधिकाला जैसा त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरुंनी त्याचे मस्तकावर हात ठेवीला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले तैसा विश्वस्वप्ने सीमाया निद सांडून धनंजया सहसा चे नंदपणे विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो अद्वयानंदपणाने सहज जागा झाला म्हणजे जो मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला तेव्हा मृग जळाचे पुर दिसते एक निरंतर हारपती चंद्रकर फाकत जायसे त्यावेळी मृगजळाचे नेहमी सारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होत का बालत्व निघून जाये ती बागुला नाहीत राय पै जळाली इंधन न होय रंधन जेवी अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुल जसे बळ नाही किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही श्लोक सतरावाहो भाव्य अहंकार नाही ज्याची बुद्धी अलिप्त असते त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारीत नाही म्हणजे घात केल्याच्या पातकाने बद्ध होत नाही ना नाचे व आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिगृती आल्यानंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही त्याप्रमाणे अर्जुन त्याला मी व माझे हे उरत नाही मग सूर्य आंधारा लागी रिगो का भलते सुरंगी परितो तयाचा भागी नाही मग सूर्य अंधक मग सूर्य अंधारा करता वाटेल त्या भुयारात प्रवेश करो परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येतच नाही तैसा आत्मत्वेठी हो द्रष्टेपणे होत जाय तयाचे रूप त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या त्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ त्याचेच रूप होत जातो जैसा बन्नी जया लागे ते बन्नीची जालिया आंगे दाह्य दाहक विभागे सांडी जे ते ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नि झाल्यावर मग जाळणारा व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही तैसा कर्मकारा दुजेया तो करते पणाचा आत्मया अवला हो येते गेलया काही बाही जे उरे त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाही म्हणजे शब्दांनी अमुक आहे असे न सांगता जोगे उरते आत्मस्थितीचा जो मग तो देही जाणेल ठावो काय प्रलयांबुचा उन्नाहो बोधुमानी त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल का तो मी देह असे मानील का प्रलय काळच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानील काय देहपणे पंडू सुता सविता बिंबे धरिला अर्जुना त्याप्रमाणे जी पूर्ण अहंता म्हणजे सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल का जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल का पई पैमि लोणी घेपे ते मागुती ताकी खापे, तरी अलिप्त तेने सिकाई। ताका ते अलिप्तपणे सिंपे ताक घुसून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातली असत ते लोणी ताकात अलिप्तपणाने असल्यामुळे त्या ताकात मिसळेल का नाना का विरेशा वेळगळाविली या हुताशा राह काष्ठाची या मांडुसा कोंडलेपणे अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना काष्टापासून अग्निवेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवले का, का रात्री, चीया पोटा आतू, जो हा तो रात्री ऐसी मातू ऐके काय अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य तो रात्री अशी गोष्ट तरी ऐकेल का तैसे वेद्य वेदक पणेसी पडिले का जयाच्या ग्रासी तया देह मी आईसी अहंता कायची त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिरून बसला आहे हे ज्यांच्या अनुभवात नाहीसे झाले आहे त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार आणि आकाशे जेथे जेथुनी जाई जे तेथे असे भरुनी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते आकाश भरलेलेच असते कारण ते आकाश स्वभावत सर्वत्र गच्चप भरून राहिलेले आहे स्वभावे मा कोणे कर्मी वेठावे करतेपणे त्याप्रमाणे ज्यांनी जे काही कर्म करावायचे असते ते कर्म स्वभावत त्याचेच रूप आहे मग कोणत्या कर्माने त्याला करतेपणाने गुंडाळावे म्हणजे कोणत्या कर्मसंबंधाचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरलेले नाही गवीची समुद्रा प्रवाहची हो, ध्रुवा जाव तैसे जाय जशी कोठे रिकामी जागा नाही अथवा समुद्राला जसा प्रवाह हो नाही अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून उठून जाणी नाही त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली म्हणजे स्वरूपानुभवात बाधित झाले आहे तरी हो, पण जो पर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे आहेत म्हणजे शरीर आहे तेच पर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात अगा वारा जरी वाजो निवसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे ध्रुती राह कापुरे वेचले अरे अर्जुना वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो का गीताचा समारंभू न वचे राहणाचा क्षोभू भूमी भु। लोळोनी गेली या अंबू वोलथारे गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते कौतुक अर्जुना सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते पैलक्ष भय दिली या हिवरी बाणधावेची तबवरी जव भरली आथी उरी बळाची ते लक्ष भेदल्यावर देखिल बाणात वेगाचा जो शिल्लक राहिला आहे तेच पर्यंत बाण सारखा पुढे जातच राहत ना ना चाकी भांडे झाले ते कुंभारे परते नेले परी भ्रमेची ते मागिले भोवं दिलेपणे अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना देह ज्या स्वभावाने म्हणजे प्रारब्धाने झालेला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच संकल्पे स्वप्न न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आपनास एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपण स्वप्न पडते अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते आत्मयाचे नि उद्यमे तैसे देहाण होय आपण या आपण प्रिया जात त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी पाच कारणांकडून आपोआप कर्म मात्र होत पै प्राचीन संस्कार शेषे शे पाचही कारणे सहेतुके काम विज गा अनेके कर्माकारे प्रारब्ध संस्कारांच्या शेषामुळे शरीरवाचादी हेतूसह देहादी पाच कारणांकडून अनेक प्रकारचे कर्मे निर्माण होतात तया कर्मा कर्माजी मग अथवा नवे चांग अनुकरो मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश हो अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न होवं परी कुमद कैसे निसुके ते कमळ कैसे फाके हि दोन्ही रवि न देखे जया परी परंतु चंद्रविकास कमल कसे संकोचित होते व सूर्य विकासिनी कमल कसे उमलते, हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही का बिजू वर्षोनी आभाळ ठिकरिया आत भूतळ अथवा करू शडवळ पर्जन्यवृष्टी अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतल हिरवेगार करून टाके नैनी जे चिका आकाशे तैसा देहीच जो असे विदेहदृष्टी परंतु त्या दोहूंची जशी आकाशास खबरही नसते त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमान रहित स्थितीने असतो तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न किरीटी चे अर्जुना ज्याप्रमाणे जागा झालेल्या मनुष्य स्वप्न पाहत नाही त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्माने सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते ए रवी चामाचे डोळे जे देखती देहची वरी ते दे किरतो व्यापारी ऐसेची मानिती एर्वी कातड्याच्या डोळ्यानी म्हणजे स्थूलदृष्टीने जे त्याला देहधारी अशा बुद्धीने पाहतात ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच म्हणतात कात आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोला मानी जेना गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या बांधावर ठेवलेले असते ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोला मानित नाही का पिसे नेसले का नागवे हे की घाय वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे, हे लोकांनी येऊन जाणवायचे अथवा युद्धात वीराश्री संचारलेल्या योद्ध्यांच्या जखमा दुसऱ्यांनी मोजायचे म्हणजे त्याला जखमांची खबरही नसते का महासतीचे भोग देखे कीर सकल जग परिते आगी ना आंग ना लोकू देखे अथवा सती जावयास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग म्हणजे शृंगारादी भोग सर्व लोक खरोखर पाहतात परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी स्वतःचे शरीर अथवा लोक यांचे भानही नसते तैसा स्वस्वरूपे उठील जो दृश्येशी द्रष्टा आटला तो नेणे काय राहाटला इंद्रिय त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्षा भावना नाही तो आपले सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही अगा थोरी कल्लोळा कल्लोळसाने लोपता तिरी चे निजने एकी एक गिळिले हे मने मानिजे जरी अरे अर्जुन मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीश्या होत असताना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिरले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मनाने मानले तरी पाणी या कडे पाही कोणे गिडी जात आहे काष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करीत आहे त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला जो अद्वैत पानावर आल्यामुळे असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही कि ज्याला तो मग मारिल सोनियाची या चांडिका सुवर्ण शुळेची नाशू केला हे पहा सोन्याच्या देवीने सोन्याच्या शुळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला तो देवल वसिया कडा व्यवहारू वाचूनी शूल महिषा चा मुंडा सोनेची आहे हा व्यवहार पुजारीच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूल महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे मग कोणी कोणाला व कशाने मारले पैचित्रीचे पाणी हुताशू तो दिगू आभासू पटी आगी बोलावशु दोन्ही नाही चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश हे दोन्हीही नाही मुक्ताचे मुक्ता देह तैसे हालत संस्कार वशे देखोनी लोक पिसे करता म्हणती त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हलत म्हणजे कर्म करत असताना पाहून मूर्ख लोक त्याला करता असे म्हणतात आणि तया करणे आतू घडो ही लोका घातू परितेने केला हे मातू बोलोची नये आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश हो पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्टच बोलू नये तव अंधारुची देखा वाते जे माते फेडी हे के बोली जे तैसे नाही तुझे करील काय आधी तर तेजाने म्हणजे सूर्याने अंधार पाहावा पण तेजापुढे अंधार येतच नाही मग तेज अंधाराचा नाश करते हे कोठे बोलता येईल त्याप्रमाणे ज्ञानाला जर दुसरे नाही मग तो काय करणार म्हणून पाप पुण्याची गंधी गंगा मिनलिया नदी मिटाळू जायसा म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मूळ जाणत नाही ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा म्हणजे पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही आगी सी आगी झगटलया काय पोळे धनंजय अर्जुना अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कौन कोणाला पोळील शस्त्र आपणच आपल्याला रुतेल का ते आपण पया परते जो नेणे क्रिया जाताते तेथ काय लिंपवी बुद्धी त्याप्रमाणे जो कर्म कर्मातून वेगळे समजत नाही ते स्वरूप ची जामी बाधू म्हणून कार्य करता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूप झाले आहे त्याला शरीराधिकांकडून कर्म झाले असतात त्या कर्माचे बंधन नाही तो करता जीव बिंदाच्या कौशल्याने कर्तृत्व शरीराधिक पाच या खाणी काढून इंद्रियू दहा अवतांच्या सह्याने कर्मात्र तयार करीत आहे तेथे न्यावो अथवा अन्यावो हात विधू साधू निवो उभाविता लव कर्म भुवने तेथे न्याय व अन्याय म्हणजे विधी निषेध असे दोन आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण हि लागत नाही आत्मा परी मनसी उपक्रम हातू लावी या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही तो साक्षी चिद्रुपू कर्मप्रवृत्तीचा संकल्प उठितो का निरोपू आपण चि दे ज्ञान स्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो का तर नाही तरी कर्मप्रवृत्ती हि लागी तया आयासू नाही आंगी जे प्रवृत्तीचे हि उडी लोकूची आधी तर कर्म प्रवृत्ती करता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाहीत कारण की प्रवृत्तीची देखिल बिगर वाहणारे लोकच म्हणजे बुद्धिवान जीवच आहेत म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची जाहला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची हे म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध स्वरूप झाला त्याला हा कर्माचा तुरुंग नाही परि अज्ञानाचा पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का परंतु अज्ञान रूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे म्हणजे सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारी हि जी प्रसिद्ध आहे श्लोक अठरावा ज्ञान ज्ञेयम परिज्ञा त्रिविधा कर्मचोदना करण कर्म करते ती त्रिविध कर्म संग्रह ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे करण म्हणजे इंद्रिये, कर्म व कर्ता असा तीन प्रकारचा कर्मसंचय जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण तीच ज्ञा ज्ञान व ज्ञेयरूपी त्रिपुटी होय ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि ही त्रिपुटीच कर्माची निसंशय प्रवृत्ती आहे कारण खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटीच करते असे समज आताची गात्रया व्यक्ती वेगळाली आई केनंजया करू रूप अर्जुना आता याच त्रिपुटीतील एक एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलासेवर वर्णन करू तरी जीव सूर्य बिंबाचे रश्मी श्रोत्राधिकेपाचे धावनी विषय पद्माचे फोडी मढ तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्रादी पाच इंद्रियू किरणे ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमला कि जीवनरूपाचे वारू उपला घेऊन ही इंद्रियांची केकाणे विषय देशी नागवणे आणि अथवा जीवरूपी राजाचे बिनखोगिराचे म्हणजे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्प रूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणत हे असो ही जे सुख दुःखी वा सुषुप्ति काळी बोहटे जेथ ज्ञान हे राहू दे जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालवते व जे ज्ञान जीवाला सुखदुःखे अनुभवाला आणून देते ते ज्ञान सुथे लिन होऊन राहते आणि हे जे सांगितले प्राज्ञा जीवाला ज्ञाता असे म्हणतात आणि अर्जुना आता म्हणजे मागे डोबीत जे हे येथे सांगितले तेच ज्ञान होय असे समज जे अविद्येची ये पोटी उपजत खेवो किरीटी आपण या ते वाटी ती ठाई अर्जुना ते जीवाचे ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच आपलेच तीन विभाग करते आपुलिये धावे पुढा घालूनी ज्ञेयाचा गुंडा उभारी मागील करा ज्ञातृत्वाते आपले धावे पुढे ज्ञेयाच्या विषयाचा धोंडा म्हणजे बांध घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला म्हणजे ज्ञात्याला उभे करते अभिप्राय असा कि विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपवते येथे विषयाची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञातेची सिद्धी करते मग ज्ञात या दोघा जो नांदणूकेचा बघा माझी जाले पैगा वाहेाता जे आणि ज्ञेय यांच्या मध्ये असल्याने ज्ञा व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो ठाकू निव सुतसे जे ज्ञान केवळ विषयांना जाणते आणि विषयाच्या पुढे ज्याची जाणण्याची शक्ती नाही आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आनंद ही चिन्ह ऐक आता अर्जुना ते सामान्य ज्ञान होय यात अन्यथा नाही आता तरी शब्द नाहीपर्शू रूप गंध रसू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा तरी शब्द स्पर्श रूप रस गंध असे पाच प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात जैसे एकेची चुत फळे इंद्रिया वेगळे वेगळे रे वरणे परिमळे भेटीचे स्पर्शे ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत म्हणजे रसाने जिव्हेला वर्णाने डोळ्याना परिमळाने घराणाला आणि स्पर्शाने मृदू अथवा कठीणपणाने त्वचेला भेटावे अशा रीतीने वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते परंतु फळ एकच असते तैसे ज्ञेय तरी एकसरे, सरे परी ज्ञान इंद्रिय द्वारे घे त्याप्रमाणे एकच आहे परंतु जीव हा एकाचे ज्ञान निरनिराळ्या पाच इंद्रियांच्या द्वारा करून घेतो म्हणून शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे या पाच प्रकार झाले आहे आणि समुद्री बोघाचे जाणे सरेला ला पासी धावणे का फळी सरे वाढणे सस्याचे वाहने समुद्रात थांबते अथवा मुक्कामाशी प्रवास करणार चालणे बंद पडते अथवा धान्यादी पिकांची वाढ कणसे आली की खुंते तैसे इंद्रियांचा वाहवटी धावतया ज्ञान जेथठी होय ते गा त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो अर्जुना तो विषय ज्ञेय होत एवम ज्ञात या धनंजया हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण अर्जुना याप्रमाणे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या तिघांचे वर्णन केले ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेयची प्रिय का अप्रिय परीचे शब्दादी विषय हे पाच प्रकारचे ज्ञेय आहे तेच प्रिय किंवा अप्रिय या दोन प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारचे असो ज्ञान मोठ के ज्ञातया दावीना जव धनंजया त स्वीकारा कि त्यावया प्रवर्ते तो अर्जुना ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखवते न दाखवते तोच तो ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार अथवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्तच होतो परिमी ना देखो ते देखोनी बकू जैसा निधा ना रंकू का स्त्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरीद्री मनुष्य जितक्या वेगाने धावतो अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला सांजवणी बत्सूची पाणी पाणी उतारावर धावते अथवा भुंगा फुलाच्या वासाकडे धावतो अथवा धार काढायच्या वेळेला सोडलेले वासरू जसे गायीकडे धावते आगा स्वर्गीची उर्वशी ऐकून जेवी माणूसी वारत्या लावी जती आकाशी या अरे अर्जुना स्वर्ग लोकीची उर्वशी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञांच्या शिड्या लावले जातात पैपारी वा जैसा किरीटी चढला नभाची एही पाठी पारवी देखोनी लोटी आंगाची सगळे अर्जुना आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्याकडे लोटून देतो हे ना घर सरिसा मयुर वांडे आकाशा ज्ञाने धावची घे अथवा हे रव ढगांच्या गडगडाटाबरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाचा तिकडे धावच घेतो म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञा त्रिविधगा पंडूसुता कर्मा समजता प्रवृत्ती म्हणून अर्जुना ज्ञात ज्ञान हे तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रवृत्ती करणारे आहेत परितेची ज्ञेय विपाये जरी ज्ञात या प्रिय होये तरी भोगावया नसा हे क्षणही परंतु ते म्हणजे तोच विषय जर कदाचित वाटे सांडावया अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर त्यास तो टाकीतो पर्यंत प्रलयकाल आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व वा त्यागास त्या त्या त्या थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो आणि उठी एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून नीलचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली कि लगेच त्यास हर्ष होतो पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला तर तो हार नसून साफ आहे असे त्यास कळले की तत्क्षणिका भीती उत्पन्न होते मग त्याग स्वीकारी वापाराते ज्ञेयाविषयी प्रिया प्रिय हो बुद्धी झाल्याने ज्ञात्याची त्याप्रमाणे अवस्था होते व मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो तेथ रागी प्रतिमल्ला गोसावी सर्व दळाचा रथू सांडून पायाचा हो तेव्हा रथावर बसून जाणाऱ्या जोडीच्या पैलवाना बरोबर कुस्ती करण्याचा शोक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पैलवान पाहून त्याचे बरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून जमिनीवर पवित्र्यात दंड थोपटून उभं राहावं तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ये दशे ऐसी ये रंधन करू त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो तोच त्याग स्वीकाराच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येतो अशा करता या हीन अवस्थेला तो आला म्हणजे त्याची वाईट दशा होती ती कशी तर ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करायला बसावे का भवरेची केला वर कलूची जाला अंक नाना देवो रिगाला देऊळा चिया कामा अथवा ज़सा बाग करावा सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवानेच जसे देवळाच्या कामाला म्हणजे देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे तैसा ज्ञेयाची हावा ज्ञा इंद्रियांचा मेळावा राहाटवी तेथ पांडवा करता होय अर्जुना त्याप्रमाणे विषयाच्या लोभाने ज्ञा म्हणजे जीव इंद्रिय समुदायाला व्यापार म्हणजे कर्मे करायला लावतो तेव्हा तो करता होतो आणि हो स्वभावता कार्य होय आणि ज्ञाता आपण करता होऊन ज्ञानाला करणता म्हणजे साधनपणा आणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावतःच कार्य म्हणजे क्रियेचे फल होते ऐसा ज्ञानाची ये निजगती पालटू पडेगा सुमती डोळ्यांची शोभा राती पालटे जैसी हे बुद्धिवान अर्जुना या प्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो म्हणजे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या थी ठिकाणी करता करण व कर्म अशी त्रिपुटी येते कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला कि ज्ञान व ज्ञेय ही हि बदलतात ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते म्हणजे त्यांचे तेलटे जायचा अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती काळा लागते ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते म्हणजे दिवसेंदिवस त्याची एक एक कला कमी होते तैसा चाळीता करणे ज्ञाता वेठीपणे तेथीची ती लक्षणे ऐक आता त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियाद्वारा व्यवहार कराव्यास लागल्या बरोबर तो ज्ञाता करतेपणाने व्यापला जातो आता ज्ञाता हा जेव्हा करता होतो त्यावेळची लक्षणे ऐक तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हान हे चतुर्वि चिन्ह अंतःकरणाचे तर बुद्धी मन चित्त आणि अहंकार हे अंतकरणाचे आणि अंतकरणाच्या बाहेर त्वचा कान डोळे जिव्हा व नाक ही पाच प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत असे समज तेथ आव करणे करता कर्तव्य घे उमाणे मग जरी जाणे सुखा येते तेव्हा करता जो जीव तो आतल्या इंद्रियाने म्हणजे अंतःकरण चतुष्टयाने कर्तव्याचा म्हणजे कर्माचा हिशोब घेतो म्हणजे विचार करतो व ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटले